पुस्तक मनुबाबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील ध्येयामुळेच जीवनाचा विकास जॉर्ज इलियट या टोपन नावाने मेरी अँड इव्हान्स या इंग्रज लेखिकेने अमर अशा कादंबऱ्या लिहिल्या आह या लेखिकेचे मूळच नाव जवळजवळ लुप्तहून जॉर्ज इलियट याच नावाने ती प्रसिद्ध आह सिलास मार्नर ही अप्रतिम कादंबरी अठराशे एकसष्ट मध्ये या लेखिक लिहिली त्या कादंबरीतील गोष्ट मनुबामा या नावाने मी संक्षपाने देत आह समोर पुस्तक न ठेवतात ही गोष्ट आठवून ही कथा मी लिहित आहे तुरुंगात असताना काही सुंदर पाश्चिमात्य ग्रंथातील गोष्टी मी सत्याग्रही तरुणांना काम करताना व काम करून झाल्यावर सांगत असत तुम्ही सांगता याच रीतीने या गोष्टी बाहेर गेल्यावर लिहून काढा त्या आम्ही वाचू व वा आमच्या भोवती मुले जमतात त्यांनाही सांगू त्या गोष्टी वेळ होईल तेव्हा लिहून काढायची वेळ ठरविले आहे त्यातील ही पहिली कथा आज देत आह सिलास मार्नर कादंबरीत व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो हे सुंदर रीतीने दाखविण्यात आले आहे मनुष्याचा विकास स्वतःच्या पलीकडे जाण्यात आह ज्यावेळी जीवनाचा उपयोग एखाद्या ध्येयासाठी होऊ लागतो तेव्हाच जीवनाचा विकास होऊ लागतो हे ध्येय एखाद्या अनाथ मुलाला वाढविणे असेल किंवा देशाला स्वतंत्र करणेही असेल स्वार्थ सुटला संकुचितपणा सुटला की जीवनाला प्राप्त जीवन अर्थ प्राप्त झाला समुद्राला मिळाल्याने नदीला पूर्णता येत त्याप्रमाणे मानव्याची पूजा करण्यात जीवनाची पूर्णता आह धीन जीवन कस अर्थहीन निरस यंत्रमय कंटाळवाणी व जड होते, आणि ध्रियार्थी जीवन कस रसमय त्यागमय व चैतन्यमय होत्या कादंबरीत उत्कृष्टपणे रेखाटल आह मी लिहिलेल्या या छोट्या गोष्टीत वाचकांना गोडी आढळ ती मूळच्या अमर खिकची आह निरस्त आढळेल ती माझी आहे मी गोष्ट सांगताना विशेष फेरफार केले नाहीत आमच्या वातावरणात शोभेल अशा रीतीने थोडक्यात ती गोष्ट मांडली आहे सर्वांना आवडो साने गुरुजी